ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने भा अध्याय तेरावा आगामी सात मनवंतराचे वर्णन शोक म्हणाला विवस्वानाचा पुत्र श्राद्ध देव हा सध्याच्या मन्वंतराचा सातवा मनू होय त्याच्या मुलांविषयी ऐक हे राजा वैवस्वत मनूचे इक्ष्वाकू नभग ध्रष्ट शर्याती नरिषंत नाभाग दिसद्र आणि वसुमान हे दहा पुत्र होत राजा या मन्वंतरामध्ये आदित्य वसु रुद्र विश्वेदेव मरुद्गन अश्विनी कुमार आणि क्रभु हे देवांचे गण असून पुरंदर त्यांचा इंद्र आहे कश्यप अत्री वशिष्ठ विश्वामित्र गौतम जमदग्नी आणि भारद्वाज हे सप्तर्श आहेत या मनवंतरामध्ये सुद्धा कश्यपापासून आदित्यच्या ठिकाणी आदित्यांचा लहान भाऊ वामनाच्या रूपाने भगवान विष्णूंनी अवतार घेतला अशा प्रकारे मी थोडक्यात तुला सात मनवंतरांचे वर्णन ऐकवले आता भगवंताच्या शक्तीने युक्त अशा पुढे होणाऱ्या सात मनवंतराचे वर्णन करतो परिषता मी तुला यापूर्वीच साव्या स्कंदामध्ये सांगितले होते की संज्ञा आणि छाया अशा विवस्वानाच्या दोन पत्न्या होत्या काही लोक म्हणतात की त्यांची वडवा नावाची तिसरी पत्नी होती त्यांच्यापैकी संज्ञेपासून यम यमी आणि श्राद्ध देव तीन संतांनी झाली छायेला सुद्धा सावरणी शनेश्वर आणि तपती नावाची कन्या अशी तीन संतांनी झाली तपती संवर्णाची पत्नी झाली वडवेचे पुत्र अश्विन कुमार झाले आठव्या मनवंतरात सावर्णी मनु होईल निर्मोक विरजस्क इत्यादी त्याचे त्यावेळी सुतपा विरजा अमृत नावाचे देवगण होतील विरोचनाचा पुत्र बली या देवतांचा इंद्र होईल तीन पावले भूमी मागणाऱ्या वामनाला याने प्रौलक्य दिले ज्या बलीला भगवंतानी बांधले होते त्यालाच नंतर प्रसन्न होऊन त्यांनी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ अशा सुतल लोकाचे राजे दिले यावेळी तोच इंद्राप्रमाणे तेथे आहे यापुढेही तोच इंद्र होईल आणि सर्व ऐश्वर्यानी परिपूर्ण अशा इंद्रपदाचा सुद्धा त्याग करून परमसिद्धी प्राप्त करून घेईल गालव दीप्तिमान परशुराम अस्वत्थामा कृपाचार्य ऋषश्रंग आणि आमचे वडील भगवान व्यास हे आठव्या मन्वंतरात सप्तर्षी होतील सध्या ते योग बलाने आपापल्या आश्रम मंडलात राहत आहेत देवगुह्याची पत्नी सरस्वती सरस्वतीपासून सार्वभौम नावाचा भगवंताचा अवतार होईल हेच प्रभु पुरंदर इंद्रापासून स्वर्गाचे राज्य काढून घेऊन बलिला देतील हे राजा वरुणाचा पुत्र दक्ष सावरणी नव्वा म्हणू होईल भूतकेतू दीप्तकेतू इत्यादी त्याचे पुत्र असतील पार मरीची गर्भ इत्यादी देवांचे गण होतील आणि अद्भुत नावाचा इंद्र असेल त्या मनवंतरामध्ये मान इत्यादी सप्तर्ष होतील आयुष्यमानाची पत्नी अंबुधारेपासून ऋषभाच्या रूपाने भगवंताचा अंशावतार होईल अद्भुत नावाचा इंद्र त्यानेच दिलेल्या त्रैलोक्याचा उपभोग घेईल उपश्लोकाचा पुत्र ब्रह्मसावरणी दहावा म्हणू होईल त्याच्या ठिकाणी सर्व सद्गुण असतील भुरीशेन इत्यादी त्याचे पुत्र होतील आणि हयुषमान सुकृती सत्य जय मूर्ती इत्यादी सप्तर्ष होतील सुवासन विरुद्ध इत्यादी देवांचे गण होतील आणि शंभू इंद्र होईल विश्वस्रजाची पत्नी विशूची पासून भगवान विश्वक्षेनाचा रूपाने अंशावतार ग्रहण करून शंभू नावाच्या इंद्राशी मैत्री करतील अत्यंत संयम यर्म सावरणी अकरावे मनू होतील सत्य धर्म इत्यादी त्यांचे दहा पुत्र होतील विहंगम कामगम निर्वाण रुची इत्यादी देवांचे गण होतील अरुण इत्यादी सप्तर्ष होतील आणि वैदृत नावाचा इंद्र होईल आर्यकाची पत्नी वैद्रेपासून धर्मसेने देवश्रेष्ठ इत्यादी त्याचे पुत्र होतील त्या मनवंतरामध्ये कृतधामा नावाचा इंद्र होईल आणि हरित इत्यादी देवगण होतील तपोमृति तपस्वी आग्निथ्रक इत्यादी सप्तर्शी होतील सत्यसहाची पत्नी सुरुंद्रतेपासून सोधामाच्या रूपाने भगवंताचा अंशावतार होईल आणि त्या स्वरूपात भगवान त्या मनोंतराचे पालन करतील परमजितेंद्रिय देवसावरणी तेरावा मनु होईल चित्रशेन विचित्रो इत्यादी त्याचे पुत्र होतील सुकर्म सुतराम नावाचे देवगण होतील तसेच इंद्राचे नाव दिवसपती असेल त्यावेळी निर्मोक तत्वदर्श इत्यादी सप्तर्ष होतील देवहोत्राची पत्नी ब्रहतीपासून योगेश्वराच्या रूपाने भगवंताचा अंशावतार होईल आणि त्याच रूपात भगवान दिवसपतीला इंद्रपद देतील इंद्रसावरणी चौदावा मनु होईल उरु, गंभीर बुद्धी इत्यादी त्याचे पुत्र होतील त्यावेळी पवित्र चाक्षुष हे देवगण होतील आणि इंद्राचे नाव शुची असेल अग्नि बाहू शुची शुद्ध माघध इत्यादी सप्तर्ष होतील त्यावेळी सत्रायनाची पत्नी वितनापासून बृहतभानूच्या रूपाने भगवान अवतार ग्रहण करतील आणि कर्मकांडाचा विस्तार करतील परिषता ही चौदा मन्वंतरे भूत वर्तमान आणि भविष्य अशा तिन्ही कालात चालू असतात यांच्याच द्वारे एक सहस्त्र चतुर्युगाच्या कल्पाच्या समयाची गणना केली जाते या ठिकाणी तेरावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण असतो